योहान आद्याय दहा येशू म्हणाला मी तुम्हाला खरे तेच सांगतो जेव्हा एखादा मनुष्य मेंढवाड्यात प्रवेश करतो तेव्हा त्याने दाराचाच उपयोग करावा जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटारू आहे तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु मेंढरांची काळजी घेणारा दारातूनच आत जातो तो मेंढपाळ आहे दारावरचा पहारे मेंढपाळासाठी दार उघडतो आणि मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हक्का मारतो आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो आपली सर्व मेंढरे बाहेर पडल्यावर तो त्यांच्या पुढे पुढे चालतो त्यांचे नेतृत्व करतो मेंढरे त्याच्या मागोमाग जातात कारण ती त्याचा आवाज ओळखतात अनोळखी माणसाच्या मागे मेंढरे कधीच जाणार नाहीत ती त्या माणसापासून दूर पळून जातील कारण त्यांना त्यांचा आवाज परिचयाचा नसतो येशून लोकांना हा दाखला सांगितला परंतु तो काय सांगत आहे हे लोकांना समजले नाही म्हणून येशू पुन्हा म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो मी मेंढरांचे दार आहे माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटारू होते मेंढरांनी त्यांचे आवाज ऐकले नाहीत मी दार आहे जो माझ्याद्वारे आज जातो त्याचे तारण होईल त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल चोर चोरी करायला ठार मारायला आणि नाश करायला येतो परंतु मी जीवन देण्यासाठी आलो असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे मी चांगला मेंढपाळ आहे चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी स्वतःचा जीव देतो ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो म्हणून मजुरीवर काम करणारा माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो मग लांडगा मेंढ्रांवर हल्ला करून त्यांची दाना दान करतो मजूर पळून जातो कारण रोजंदारी तो रोजंदारीवरचा कामगार असतो तो मेंढरांची खरी काळजी करीत नाही मी मेंढरांची लोकांची काळजी घेणारा मेंढपाळ आहे जसा पिता मला ओळखतो तसा मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझी मेंढरे मला ओळखतात या मेंढ्रांसाठी मी आपला जीव देतो माझी दुसरी ही मेंढरे आहेत ती येथे या कळपात नाही त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्य एक कडक आणि एक मेंढपाळ असे होईल मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता मजवर प्रीती करतो मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो तो कोणी माझ्यापासून घेत नाही मी माझ्या स्वतःचा जीव स्वतःच्या इच्छेने देतो माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे येशूने सांगितलेल्या ह्या गोष्टींमुळे येहूदी लोकांचे आपापसात एकमत होईना यहूदी लोकांपैकी पुष्कळजन म्हणाले याला भूत लागले आहे म्हणून ह्याचे डोके ठिकाणावर नाही त्याचे काय ऐकावे परंतु दुसरे काही जण म्हणाले हा करतो तशा गोष्टी भूताने डोके फिरवलेला मनुष्य करीत नाही भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय मुळेच नाही येशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण जवळ आला तो हिवाळा होता येशू मंदिरातील सल्मोनाच्या देवडीत होता येहुदी लोक येशूच्या भोवती जमा झाले आणि म्हणाले किती दिवस तुम्ही आम्हाला असे गोंधळात ठेवणार आहात जर तुम्ही खिचत असाल तर आम्हाला तसे स्पष्टच सांगा येशुने उत्तर दिले मी तुम्हाला आधीच सांगितले परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो ती कामे सुद्धा मी कोण आहे याची साक्ष देतात पण तुम्ही विश्वास ठेवित नाही कारण माझी मेंढरे लोक नाही माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात मी में माझ्या मेंढरांना अनंत काळचे जीवन देतो ती कधीच मरणार नाही आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहे तो सर्वाहून थोर आहे माझ्या पित्याच्या हातून ती कुणी हिरावून घेणार नाही माझा पिता आणि मी एक आहोत तेव्हा येहुदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडे उचलले परंतु येशोद्यांना म्हणाला की त्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहे? आहेत त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जीवे मारित आहात येहूदे पुढारांनी उत्तर दिले तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला मारित नाही परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत तुम्ही फक्त मानव आहात पण स्वतःला देवासारखेच आहोत असे मानता आणि म्हणून आम्ही तुम्हाला दोन मार्ग करून ठार करीत आहोत येशुरे उत्तर दिले तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे मी म्हणालो तुम्ही देव आहात ज्या लोकांना देवाने त्याची वचने दिली त्यांच्याविषयी ते सांगते पवित्र शास्त्रात त्या लोकांना देवाने असे म्हटले आणि पवित्र शास्त्र नेहमीच खरे आहे त्याच्या कामासाठी देवाने मला निवडले देवाने मला जगात पाठविले मी देवाचा पुत्र आहे मी त्या तुम्हें देवा विरुद्ध है जे माझा पिता करतो करते जर मी करत कर संग माझा पिता करते कृत्य जर मी कर गोष्वर विश्वास तुम्हें विश्वास नहीं पी करोषी तरी विश्वास मत तुम्हें ओखा समझ पिता माझ्यामध्ये आहे आणि मी पित्यामध्ये आहे येहूदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला मग येशू यार्दे नदी ओलांडून माघारी गेला येशू जेथे योहान लोकांना बाबतीसमात देत तेथे गेला येशू तेथेच ते राहिला आणि पुष्कळ लोक त्याच्याकडे आले लोक म्हणाले योहानने कधी चमत्कार केला नाही परंतु योहनाने या मनुष्याविषयी जे संगे खरे अनेक लोकूर विश्वास ठेवला।